स्कंद दहावा अध्याय बारावा सावरणी म्हणू मुनी म्हणाले महिषी पुत्र महिषासुराने देवांना जिंकल्यावर त्याने सर्व लोकपालांचे अधिकार बलात्काराने काढून घेतले आणि तो त्रैलोक्याचे ऐश्वर भोगू लागला स्वर्गभ्रष्ट झालेले देव ब्रम्हदेवाकडे गेले तेथे शंकरणे अच्युत बसले होते देवानी सर्व वृत्तांत सांगितला हे अमरश्रेष्ठानो महिषासुराने देवांचे राज्य बलात्काराने हरण केले आहे त्याच्या वधाचा उपाय सांगा ते ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश हे क्रुद्ध झाले तेव्हा हरीच्या मुखातून एक दिव्य तेज बाहेर पडले नंतर क्रमाने सर्व देवांच्या मुखातून तेज बाहेर पडले शंभूच्या तेजापासून मुख विष्णूच्या तेजापासून बाहू सामाच्या तेजामुळे स्तन इंद्रतेजामुळे मध्यभाग वरुणाच्या तेजापासून जांघा आणि मांड्या भूमीच्या नितंब उत्पन्न झाले ब्रेवाच्या पाल सूर्य तेजामुळे पायांची अंगुले निर्माण झाली हातांची अग्नीमुळे श्रोत्रद्वय सांध्यांच्या तेजापासून भ्रुकुटी वायूच्या तेजामुळे कान अशा विविध अवयवांनी युक्त अशी स्त्री तेथे प्रकट झाली नंतर शिवाने तिला शूल दिला विष्णूने चक्र वरुणाने शंख अग्निने शक्ती वायूने दोन बाण इंद्राने वज्र ऐरावताने घंटा यमाने कालदंड ब्रह्माने अक्षमाला आणि कमंडलू सूर्याने किरणांची माला अर्पण केली कालाने निर्मल खडग आणि चर्म दिले समुद्राने रत्नहार वस्त्रे चुडामणी कुंडले कंकणे अर्धचंद्र नुपुरे इत्यादी वस्तू दिल्या विश्वकर्म्याने गळ्यातील अलंकार आणि अंगठी दिली हिमालयाने वाहन म्हणून दिला कुबेराने अर्पण उत्तम उत्तम केल्या नंतर त्या सर्व देवांनी मुक्तकंठाने महामायाचे स्तवन केले नंतर महिषवधासाठी तिने प्रचंड नाद केला तो नाद ऐकून महिश आश्चर्युक्त झाला आणि तो सर्व सैन्य घेऊन देवी समोर आला त्यावेळी देवी आणि असुर यांच्यात तुमूल युद्ध झाले महिशाचे सर्व सेना प्रमुख वधले गेले अखेर त्या महिशाने विविध रुपे घेऊन आकाश व्याप्त केले मायेत निपुण असलेला तो दैत्य सत्वर देवीजवळ येऊन युद्ध झाला त्याने विविध रूपे धारण केली शेवटी महिष रूपधारी दैत्यास पाशबद्ध करून तिने खडगाने त्याचे शिर तोडले त्याच वेळी इतर तैत्य सैन्य हाहाकार करीत पळून गेले अशी ही महिषासुरम सरस्वतीची कथा ऐक एकदा शुंभ आणि निशुंभ हे दोघे भाऊ बला उन्मत्त झाले त्यांनी देवास त्रस्त केले शेवटी सर्व देवांनी हिमालय पर्वतावर जाऊन देवीची स्तुती केली देव म्हणाले हे देवेश्वरी तुझा जय असो तू भक्तांची पीडा दूर करतेस तू दानवाना यमासारखी आहेस हे देशी तू भक्ती सुलभ आहेस बलिष्ठ आहेस तू अतुल पराक्रमी आहेस हे माधवी मोददा महातांडवामुळे तू अतिशय प्रसन्न होतेस म्हणून सांप्रत प्रसन्न हो शुंभ निशुंभांच्या भयापासून आम्हाला मुक्त कर हे शरणागताचे दुःख निवारण करणारे देवी आमचे रक्षण कर याप्रमाणे स्तुती केल्यावर देवावर गिरिजा प्रसन्न झाली ती म्हणाली माझे स्तवन का केले तेव्हा कौशिका नावाचा प्रकट झालेल्या देवीस ती म्हणाली हे देवी त्रैलोक्य व्यापलेला शुंभनिशुभांचा वध कर देवीने त्या देवशत्रूंना मारण्याचे वचन दिले आणि ती तेथेच गुप्त झाली नंतर देव मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले शुंभ निशुंभांच्या चंड मुंड नावांच्या दूतानी त्या देवीला एकांतात अवलोकन केले नंतर शुंभ जाऊन म्हणाले आम्ही पाहिलेली स्त्री तुलाच भोगण्यास योग्य आहे कारण तिच्यासारखी स्त्री त्रैलोक्यात असणे अशक्य हे ऐकून शुंभाने सुख्रीवाला दूत म्हणून तिच्याकडे पाठवले दूत देवीला म्हणाला हे देवी त्रैलोक्याचा जेता असुरश्रेष्ठ शुंभाने तुला निरोप सांगितला आहे तो म्हणतो मी सर्वोत्तम वस्तूंचा भोगता आहे तू सुंदर आहेस म्हणून माझा स्वीकार कर या त्रैलोक्यातील सर्व रत्ने माझीच आहेत म्हणून हे स्त्रीय कामोत्पन्न रसांनी माझी सेवा कर दूताचे भाषण ऐकून देवी म्हणाली हे दूता मी पूर्वी प्रतिज्ञा केली आहे जो मला युद्धात जिंकेल तोच माझा भोग योग्य आहे तेव्हा ही गोष्ट त्या असुर राजाला अशक्य नाही हे देवीचे बोलणे त्या दूताने शुंभास जाऊन सांगितले ते ऐकून त्या, त्या दानव श्रेष्ठाला क्रोध आला तो धुम्राक्ष नावाच्या राक्षसाला म्हणाला हे धुम्रा तू त्या स्त्रीचे केस धरून तिला येथे घेऊन ये हे ऐकता साठ असुर सैन्यासह धूम्र देवीसमोर उभा राहिला आणि देवीला म्हणाला हे देवी शुंभाची सेवा करून तू उत्तम सुखाचा भोग घे नाहीतर तुझ्या केसांना धरून मी तुला राजाकडे घेऊन जाईन तेव्हा त्या देवीने त्या राक्षसाला युद्धाचे खड... देवीने त्या राक्षला युद्धाचे आव्हान दिले खडगो उपसून तो तिच्याकडे धावताच तिने एका हुंकाराने त्याचे भस्म केले देवीच्या सिंहाने इतर सैन्याचा पराभव केला हे वृत्त ऐकून क्रुद्ध झालेल्या राजाने चंड मुंड रक्तभीज यांना युद्धासाठी पाठवले पण त्यांचाही देवीने वध केला अखेर शुंभ निशुंभ स्वतः युद्धास गेले त्यांनी देवीशी दारुण युद्ध केले पण त्यांनाही देवीने ठार मारले तेव्हा देवांनी त्या देवीची भक्तीभावाने स्तुती केली ती देवी म्हणजे सर्वश्रेष्ठ सरस्वती होय हे राजा म्हणून तू त्या जगद्धात्री देवीचाच आश्रय कर ती महामाया पूज्य देवी तुझे कार्य करी ऋषीचे ते भाषण ऐकून सुरथ राजा देवी शरण गेला त्याने मृत्यूकेची देवीची मूर्ती स्थापन केली आणि निराहार राहून त्याने तिची आराधना केली तेव्हा ती देवी प्रसन्न होऊन त्याच्या पुढे प्रकट झाली तेव्हा राजाने मोहनाशक ज्ञान आणि निष्कंटक राज्य तिला मागितले महेश्वरी देवी म्हणाली हे राजा माझ्या वरामुळे तुला याच जन्मी मोहनाशक ज्ञान आणि निष्कंटक राज्य प्राप्त होईल नंतर तू सूर्यवंशात उत्पन्न होऊन सावर्णी होशील तुला मनवंतराचे स्वामी होऊन संतती लाल असा वर देऊन पुढे तो राजा मन्वंतराचा अधिपती झाला हे साधो याप्रमाणे मी तुला सावर्णी मनुचा जन्म आणि चरित्र कथन केले या आख्यानाचा पाठ करणाऱ्या श्रवण करणाऱ्या देवीचा अनुग्रह लगतो अध्याय बारावा समाप्त